प्रकरण अकरावे अकराव्या प्रकरणाचा विषय आहे स्वतःचे चैतन्य स्वरूप ओळखणे हिच मुक्ती आहे प्रकरण अकरावे सूत्र पहिले अष्टावक्र वाच भावाच भावा स्वभावादिथि निश्चयी निर्विकारो गश सुख नवशाम्य अष्टावक्र म्हणतात भाव आणि अभाव यांची जाणीव हे आपल्या स्वभावावर अवलंबून असते हे जो मनकपूर्वक जाणतो तोच पुरुष निर्विकार व क्लेशरहित होऊन शांती प्राप्त करतो विज्ञानाचा सारा प्रवास व शोध हा जडप्रकृतीशी संबंधित आहे विज्ञान हे जडपदार्थानच अंतिम स्वरूप मानते या जडपदार्थांचे विश्लेषण करत व त्याचा अभ्यास करत करत मनुष्य विद्युत शक्तीपर्यंत पोचलं हे विद्युत शक्तीचे चैतन्य विज्ञानाला माहीत आहे कारण ही विद्युत पदार्थामधून निर्माण होते व पदार्थालाच विज्ञान मूल तत्व मानते परंतु अध्यात्म या पदार्थ व पदार्थजन्य विद्युत शक्तीच्या पलीकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे व अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युतही जड आहे पण पदार्थ व विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत ही संपूर्ण सृष्टी या शक्तीचाच पसारा आहे तिचीच हे नाना अगणित असंख्य रूपे आहेत या साऱ्या जगाचे व्यवहार कार्य त्या परम चैतन्यामुळेच होत असतात हे परम चैतन्य आत्मा आहे पण ते करता नाही ते निर्विकार आणि शुद्ध आहे परंतु त्याचे अस्तित्व जरूरीचे आहे कारण त्या चैतन्याच्या अभावात सुद्धा शब म्हणजे प्रेत होतो मनुष्याचे जिवंतपण हरवून तो मृत होतो सृष्टीत जिथे जिथे गती आहे विकास आहे प्रवाह आहे ते सर्व चैतन्य स्वरूप आत्म्याच्या प्रभावामुळे व अस्तित्वामुळे आहे ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहटीचे वादळ निर्माण होते ज्याप्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करत त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने उपस्थितीने चैतन्य सत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते पण स्वत चैतन्य मात्र अकर्ता आहे हा आत्मा नित्य आहे चैतन्यमय आहे आत्मनिर्विकार आहे व प्रकृती विकारशील आहे अष्टावक्र म्हणतात की भाव आणि अभाव हे विकार सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात कारण प्रकृतीचा स्वभावच विकारशील आहे अग्नीचा स्वभाव जाळणे आहे पाण्याचा स्वभाव थंड करणे आहे गुरुत्वाकर्षणाचा स्वभाव ओढणे आहे विजेचा स्वभाव प्रकाश व चुंबकत्व आहे त्याचप्रमाणे सर्व पदार्थ आप आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असतात बी पासून विशाल वृक्ष तयार होण्याची क्रिया सुद्धा प्रकृती मुळेच निर्माण झालेली आहे संपूर्ण सृष्टीच्या कार्याचे संचलन प्रकृतीजन्य आहे त्या परम चैतन्याच्या उपस्थितीमुळेच हे सर्व होत तो स्वतः काहीही करत नाही याच प्रमाणे ज्या व्यक्तीला आत्मज्ञान होते तो आपल्या प्रकृतीजन्य विकारांपासून व कार्यापासून मुक्त होतो चैतन्य रूपी आत्म्यालाच अंतिम सत्ता मानून निर्विकार व क्लेशरहित होऊन सुख व शांती प्राप्त करतो आत्मज्ञानानंतरच अशी शांती प्राप्त होते त्याच्या आधी केवळ तसे मानून समजूत करून घेतल्याने होत नाही समजुतीमुळे भ्रम किंवा अज्ञान दूर होत नाही फक्त ज्ञानबोधामुळेच भ्रम दूर होतो म्हणून त्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा परिश्रम करावे लागत नाहीत अध्याय अकरावा सूत्र दुसरे सर्व निर्माता नेहान्य इतिशयी अंतर्गलित सर्वाशांत क्वापिन सज्जते अष्टावक्र म्हणतात सर्व सृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे अन्य कुणी नाही हे ज्याला उमसते तोच पुरुष होतो अशा पुरुषाच्या जड आशा अपेक्षा नाहीशा होतात तो कशाच्याच मोहात अडकत नाही आसक्तीचे खरं कारण जगन असून स्वतःची वासना है। है, है, आहे तृष्ण आहे काम आहे काहीतरी मिळवण्याची हवे असण्याची इच्छा आहे स्वतःचा स्वार्थ हे मोहाचे कारण आहे आसक्तीसाठी दोन भिन्न बाबींची आवश्यकता असते ज्याची आसक्ती आहे व ज्याला त्या पदार्थाची आसक्ती आहे अशा दोन बाबी असाव्या लागतात हे शरीर घर पत्नी मुले या सर्वांना आपण आपल्यापेक्षा वेगळे मानतो त्यामुळे त्यांच्याबद्दल मोहनिर्माण होतो जर सर्व काही एकच असेल तर मोह कुणाचा व कुणाला होणार म्हणून अष्टावक्र सांगतात की या सृष्टीत मूलत भिन्नता वेगळेपण अस्तित्वातच नाही एकच चैतन्य सत्ता वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट झालेली आहे म्हणून संपूर्ण सृष्टी ही चैतन्यच चा आहे संपूर्ण सृष्टी एकाच ईश्वराचे रूप आहे सर्व काही त्या एकाच चैतन्याचा आविष्कार व विस्तार आहे म्हणून सर्व काही घडवणारा ईश्वरच आहे दुसरा कोणी नाही परंतु ज्याला या एकत्वाचे ज्ञान झाले आहे त्यालाच आत्मज्ञान होऊन तो भ्रामक कलाहातून मुक्त होतो व शांती प्राप्त करतो जेव्हा संपूर्ण सृष्टीतल्या एकत्वाचा बोध होतो तेव्हा त्याच्या सर्व आशा आकांक्षा अपेक्षा या मुळातूनच नाहीशा होतात मग तो कशाच्या मोहात अडकत नाही ईशावासी उपनिषदात सांगितले आहे की या जगात जे काही आहे ते ईश्वराचे आहे हे जाणून त्याबद्दलच्या वासनेचा त्याग करून त्याचा उपयोग करून घे जो ईश्वर सत्ता जाणतो त्याला हेही कळून येते की हे सर्व काही ईश्वराचे आहे जे प्राप्त झाले ते ईश्वराचे आहे आणि जे गमावले ते सुद्धा ईश्वराचेच आहे मग त्याचा सहजपणे त्याग करता येतो द्वंद्व भावना नाहीशी होते द्वैत भावना नाहीशी होते अशांतीचा विलय होतो आशा नष्ट जे प्राप्त झाले आहे जे जसे घडते आहे समाधान मग अशा प्राप्त अध्याय निश्चयी स्वस्थेंद्रिय न वाचती अष्टावा क्रमांतात विपत्ती किंवा संपत्ती दैवयोगामुळे उचित समयी प्राप्त होते हे जाणणारा पुरुष सदैव संतुष्ट शांत असतो व तो कोणत्याही गोष्टीची आशा बाळगत नाही किंवा कशाबद्दलही शोक करत नाही भारतीय धर्मशास्त्राचे हे आग्रही प्रतिपादन आहे की सर्व काही योग्य वेळीच घडते वेळ आल्याशिवाय काही घडत नाही मालिसीचे सौ घडा ऋतू आय फल होय माल्याने शंभरकडे पाणी टाकून सुद्धा फळ येत नाही पण ऋतू आला तर लगेच झाडाला फळे येतात म्हणून गीते देखील सांगितले आहे की तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फलप्राप्तीवर नाही फलप्राप्ती तर ईश्वराच्या मर्जीवर आहे जे भाग्यात लिहिले असेल तसे होईल भारतीय धर्माचा हा महत्वाचा दृष्टिकोन आहे त्यामुळे हा दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या भारतीय माणसाच्या जीवनात ताणतणाव नसतात अशांती नसते भौतिक सुखसमृद्धीचा अभाव असला तरी तो प्रसन्न असतो आनंदी असतो हसत कार्य करतो पश्चिमी राष्ट्रातील मनुष्य योग्य वेळेच्या आधीच फलप्राप्ती व्हावी म्हणून धडपड करतो सर्व काही आपल्याच मर्जीनुसार व्हावे अशी आशा बाळगतो पण तसं घडत नाही मशीन मध्ये हे शक्य आहे पण मनुष्याच्या भाग्यामध्ये ते शक्य नाही म्हणून भौतिक सुखसुविधांनी अतिसंपन्न असून सुद्धा पश्चिमी राष्ट्रातील समाज तणावग्रस्त आहे व मानसिक संतुलन हरवलेल्यांची संख्या वाढत चाललेली आहे आत्मिक शांती नष्ट झालेली आहे याचे कारण हेच आहे की सृष्टीच्या मूलभूत नियमांबद्दल ते अज्ञानी आहेत त्यांचे सर्व लक्ष भौतिक नियमांची माहिती मिळवण्यावर केंद्रित झालेलं आहे त्यामुळे पश्चिम राष्ट्रांचीच वैज्ञानिक प्रगती तर खूप झाली पण आत्मिक ज्ञानापासून ते वंचित झाले व त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागत आहे सर्व काही योग्य वेळ आल्यावरच घडत आधी केल्याने फळ मिळत नाही योग्य वेळीच झाडांना बहर येतो योग्य वेळीच फळे लागतात 9 परिपक्व होऊन पिके कापणी त्या नियत वेळेच्या आधी ते काम मनुष्य करू शकत नाही तो फक्त वाट पाहू शकतो याप्रमाणे सर्व कार्य दैव योगाने होतात जेव्हा परिस्थिती अनुकूल असते तेव्हा सर्व कामे होऊ लागतात ईश्वर स्वतः करतानाही व क्रम मोडून फल देईल असा दयाळू सुद्धा नाही ईश्वराची सर्व कामे प्रकृतीच्या सहाय्याने होतात व प्रकृतीचे स्वतःचे नियम असतात प्रकृती कुणावर दया करण्यासाठी आपले नियम बदलत नाही किंवा कुणावर नाराज होऊन त्याला शिक्षाही देत नाही मनुष्याच्या चांगल्या वाईट कामाची जबाबदारी ईश्वरावर नसते ईश्वर ती कामे करण्यास सांगत नाही आणि त्याची चांगली वाईट फळे सुद्धा तो देत नाही ही सर्व कामे प्रकृती करते प्रकृतीमध्ये सर्व पदार्थांचे बीज सूक्ष्म रूपात अवस्थित आहे परंतु योग्य समय आल्यावरच ते प्रकट होतात ज्या काळात त्यांना फुलण्याचा उमलण्याचा ऋतू येतो तेव्हा ते अप प्रकट होतात केवळ एका बी झाडाचे रूप लपलेले असते पण योग्य भूमी खाते पाणी प्राप्त झाल्यावरच त्या बीचे वृक्षात रूपांतर होते केवळ बीज असणे पुरेसे नाही त्याला फुलण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागते यालाच दैवयोग म्हणतात मनुष्य आपल्या कर्माची फळे भोगतो हाच ईश्वराचा न्याय आहे यास्तव अष्टावकर म्हणतात की विपत्ती किंवा संपत्ती दैवयोगानेच प्राप्त होते ज्या ज्ञानी पुरुषाला हे सत्य समजते तो सदैव संतुष्ट समाधानी व शांत राहतो कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी दुःखी होत नाही व कोणतीही गोष्ट नष्ट झाली तरी त्याबद्दल दुःख करत नाही स्वस्थ व शांत बुद्धीचे लक्षण हेच आहे की अशी व्यक्ती मानसिक तणावापासून मुक्त असते या उलट अज्ञानी मनुष्य आपल्या कर्माचे फळ उचित वेळेच्या आधीच प्राप्त व्हावे म्हणून इच्छा बाळगतो व तसे न झाल्यामुळे मानसिक ताणतणावाखाली जगतो व त्याच्यात मानसिक रुग्णता निर्माण होते त्यापासून बचाव करण्याचा एकच उपाय आहे अध्याय अकरावा सूत्र चौथे सुख दुःखे जन्म मृत्यू दैवादेवे ती निश्चयी साध्यादर्शी निरायास कुर्वन अष्टावाक्र म्हणतात सुख दुःख जन्म हे सर्व दैवा दैवयोगामुळे होते असे ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य जे कर्म साध्य आहे जे प्राप्य आहे तेच कर्म करतो आणि प्रयत्नरहित कर्मे करून सुद्धा त्यांच्यात अडकत नाही याच क्रमाने अष्टावक्र म्हणतात की सुख दुःख व जन्म किंवा मृत्यू सुद्धा दैवयोगाने होतात ते घडवणे हा मनुष्याचा अधिकार नाही जर तो मनुष्याचा अधिकार असता तर दुःखातून व मृत्यूतून त्याने स्वतःची कायमची सुटका करून घेतली असती परंतु तो तसे करू शकत नाही तो केवळ भोग भोगतो म्हणून हे सर्व दैवयोगाच्या अधीन आहे हे जाणून ज्ञानी मनुष्य योग्य कर्माद्वारे जे प्राप्त होऊ शकते त्यासाठी प्रयासरहित कर्म करतो परंतु त्या कर्मात तो निरासक्त असल्याने त्याला त्या कर्माची फळे भोगावी लागत नाहीत दैव योगाने होते असे मानण्यामुळे तो स्वतः कर्ते होतो अहंकारातून मुक्त होतो व त्याला परमशांती प्राप्त होते कमल जसे चिखलापासून अलिप्त राहते तसा तो कर्मफळापासून अलिप्त राहतो तो केवळ द्रष्टा म्हणजे साक्षीदार होतो असे परिश्रम करण्यात श्रम होत नाहीत आनंद मिळतो व ज्ञानीपुरुष ताण तणाव चिंता किंवा मानसिक रुग्णता यापासूनही मुक्त राहतो जय पराजय लाभ हानी यश अपयश सफलता असफलता सर्व काही ईश्वराचे आहे मी केवळ साधन आहे मी केवळ निमित्त मात्र आहे असे मानणारा ज्ञानीपुरुष सर्वतरेच्या मानसिक ओझांपासून मुक्त तणावमुक्त चिंतामुक्त असं होऊन जगतो याउलट अज्ञानी माणूस स्वतःला करता मानून फळाची इच्छा बाळगून काम करतो त्यामुळे तो सदैव दुःखी अशांत चिंताग्रस्त व तणावाखाली असतो हे एक मनोवैज्ञानिक मानसशास्त्रीय सत्य आहे त्या समवेत हे आध्यात्मिक सत्य आहे की जो पुरुष स्वतःच्या ऐवजी ईश्वराला करता मानेल तो कर्मफलातून सुद्धा मुक्त होतो ज्ञानीपुरुषाचे सर्व कार्य अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच असते ज्ञान प्राप्तीमुळे आसक्तीतून त्याची सुटका झालेली असते कार्य कर्म हे त्याच्या दृष्टीने शरीराचा किंवा इंद्रियाचा धर्म असतो आत्म्याचा धर्म नव्हे त्यामुळे त्याच्याजवळ कर्तापणच नसल्याने कर्त्याला मिळणारा कर्मफलाचा भोग सुद्धा त्याला मिळत नाही तो सर्व प्रकारच्या फलप्राप्तीतून बाजूला राहतो भारतीय या अध्यात्म यामुळेच दैवयोगावर भाग्यावर ईश्वरावर व फलाची इच्छा त्यागण्यावर विशेष भर देते ज्यामुळे मनुष्य शांततेत जगू शकेल व चिंता त्रस्तता तणाव यापासून दूर राहू शकेल पाचवे चिंतया जायते सुखी शांत सर्व गलित स्पृह अष्टावक्र म्हणतात या जगात चिंतेमुळेच दुःख निर्माण होते अन्यथा ते निर्माण होत नाही हे सत्य जो जाणतो तो सुखी व शांत होतो सर्व कामातून त्याची स्वतःची कोणतीच इच्छा साधायची नसते त्यामुळे तो चिंतामुक्तही होतो याच विवेचनाच्या ओघात मुनुश्रेष्ठ अष्टावक्र पुढे सांगतात की जिथे अहंकार आहे तिथे कर्ताभाव आहे कर्ताभाव असतो तिथे हे मिस करत आहे अशी भावना असते जेथे ही भावना असते तिथे फळाची इच्छा असते आणि त्यामुळं चिंताही असते जिथे चिंता आहे तिथे दुःख आहे फक्त ज्ञानीपुरुषच असे मानतो की मी करता नाही निमित्त मात्र आहे सर्व कामे ईश्वराचीच आहेत व त्याच्या प्रेरणेने त्याच्या आदेशानुसार मी कर्म करीत आहे मी केवळ साधन आहे मी केवळ बासरी आहे व वाजवणारा तोच आहे स्वर त्याचेच आहेत असे मानून कर्म करणारा चिंतामुक्त होऊन जगतो त्याच्या मनावर कसलेही ओझे नसते असा माणूसच सुखी आणि शांत होतो या भावनेमुळे स्वतःची इच्छा गळून पडते तो आपली स्वतःची नवे तर परमेश्वराची इच्छा मानून कर्म करतो आणि म्हणून शेवटी चिंतामुक्त होतो ज्याप्रमाणे लहान बालक आपल्या वडिलांच बोट धरून निश्चिंतप्रमाणे मनुष्य परमात्म्याचा आधार मिळाल्यावर निश्चिंत होऊन जगतो आणि त्यामुळेच तो अनेक प्रकारच्या मानसिक चिंता तणाव आणि अशांती यापासूनही मुक्त होतो जे कोणी ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत त्यांचे जीवन अनेक प्रकारच्या यातनांनी मरून जाते मानसिक अवरोधाबरोबरच अनेक अवरोध त्याच्या जीवनात प्रगती रोखून ठेवतात म्हणूनच मानसिक संतुलन समतोल राखण्यासाठी ईश्वरावरील श्रद्धा नितांत उपयुक्त ठरते ईश्वर आहे किंवा नाही याला महत्व नाही त्यापेक्षा तुम्ही तो आहे असे मानता किंवा नाही याला तुमच्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्व आहे अध्याय अकरावा सूत्र सहावे नाहम देहो ने ना देहो बोधी निश्चयी कैवल्यम इव सं अष्टावाक्र म्हणतात मी शरीर नाही हा देह माझा नाही मी तर चैतन्य स्वरूप बोध स्वरूप आहे असे ज्ञान याच प्राप्त होते तो पुरुष कैवल्य केलेल्या किंवा न केलेल्या कर्मांचे स्मरण करीत नाही महामुनि अष्टावक्र म्हणतात की जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो तो निश्चयपूर्वक स्वतःला चैतन्य स्वरूप आत्मा समजतो शरीराशी असणारा त्याचा मोह संबंध तुटून जातो म्हणून अशा ज्ञानीपुरुषाचे म्हणणे असते की मी म्हणजे देह नाही मी म्हणजे आत्मा आहे आत्म्याचे स्वतःचे कोणतेच शरीर नसल्यामुळे तो म्हणतो की माझे कोणतेच शरीर नाही हे केवळ ज्ञानीपुरुषच समजू शकतो ज्यामुळे त्याला कैवल्य लाभ होतो कैवल्य प्राप्ती झालेला मनुष्य स्वतःला आत्मस्वरूप समजतो त्यामुळे केलेल्या किंवा न केलेल्या कर्मांच्या आठवणीत अडकत नाही जी कर्मे केली ती देहाने केली आत्म्याने नाही आणि जी कर्मे केली नाहीत ती मनाच्या सीमारेषेच्या आत कधी आलीच नाहीत केवळ विचारांपूरतीच सीमित राहिली म्हणून या दोघांच्याही आठवणीत ज्ञानीपुरुष अडकू शकत नाही दोन्ही प्रकारच्या कर्मांचा आत्म्याशी संबंध नसल्याने तो त्यांचे स्मरण करत नाही अध्याय अकरावा सूत्र सातवे आम्ही स्तंभ पर्यंत अहमे वेती निर्विकल्प शुचि शांत प्राप्त विनिवृत्त अष्टावा क्रमांतात ब्रह्मापासून गौतापर्यंत असलेली विविध रूपे माझीच आहेत हे जो तो निर्विकार शुद्ध शांत व प्राप्ती अप्राप्तीच्या विचारातून मुक्त होतो अज्ञानी माणूस आत्म्याला ओळखत नाही तो शरीराला ओळखतो तो शरीर जाणतो पदार्थ वस्तू जाणतो याच कारणाने त्याला जगात विभिन्नता दिसू लागते पण ज्ञानीपुरुष या संपूर्ण सृष्टीच्या मूल ब्रह्माला म्हणजेच आत्म्याला जाणतो या आत्म्यामुळेच ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे या कारणाने ज्ञानीपुरुषाला संपूर्ण सृष्टीत एकता जाणवते सर्व वस्तू पदार्थ जीव यात एक प्रकारचे साम्य जाणवते ज्याला आत्म्याचे ज्ञान होते तो आत्मरूप होतो आत्म्याशी एकरूप होतो सर्व प्रकारच्या वस्तू पदार्थ जीव यांच्यातील जी अंतिम सत्ता अंतिम मूलतत्व आहे ते व ज्ञानीपुरुष स्वतः यात त्याला वेगळेपणा दिसत नाही वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळ्या आत्मे असल्याचे त्याचे अज्ञान नष्ट होते अष्टवक्र सांगतात कि मी आत्मा आहे व ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत माझाच विस्तार आहे सर्व सृष्टी मीच आहे व मी एकच आहे ही सृष्टी माझी नसून मीच ही सृष्टी आहे माझ्यापासून वेगळे काही असे काहीही नाही असे ज्ञान ज्या व्यक्तीला होते ती निर्विकल्प होऊन जाते अशा ज्ञानीपुरुषाच्या मनात कोणतीही शंका उरत नाही त्यामुळे हा ज्ञानीपुरुष शांत व शुद्ध होतो एवढा की जणू विशुद्ध सोनेच जेवढी म्हणून विकृती विकारवशता व अशुद्धता असते ती सर्व नष्ट होते अशा मनुष्याला त्याला काय मिळाले व काय मिळाले नाही याचा विचार त्रास देऊ शकत नाहीत त्या बद्दलच्या दोन्ही विचारातून तो सर्वार्थाने सर्व झालेला असतो असा पुरुषच असे म्हणू शकतो कि हे सारे काही माझे आहे किंवा माझे असे काहीही नाही ज्ञानीपुरुषाची ही अवस्था म्हणजेच मुक्ती आहे अध्याय अकरावा सूत्र आठवे नानाशिद विश्वम नकिंची दिवस निर्वासन स्फूर्ती मात्र नकेची दिवशाम्य अष्टावक्र म्हणतात अनेक प्रकारचे विविध आश्चर्य असलेले जग मिथ्य आहे क्षणभंगुर आहे अशाश्वत आहे अशी ज्या ज्ञानीपुरुषाची खात्री पटली आहे तो वासना बोध स्वरूप खरोखरच एवढी शांती प्राप्त करत की त्याच्यासाठी काहीच अस्तित्वात नसते ज्याने शाश्वत काय आहे याचे ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याला क्षणजीवी बाबतीत काहीच स्वारस्य उरत नाही ज्याने अंतिम तत्व जाणले त्याचे मन क्षुद्र बाप्तित रमत नाही अद्वैताचा सर्वश्रेष्ठ आनंद जाला लाभला तो या अशांत दुःखमय व यातनामय भाव भावनांच्या विळख्यातूनच बाहेर पडतो मग या नाशवान क्षणिक जगाबद्दलची त्याची आसक्ती वासना समूळ नष्ट होते व परम शांतीच्या अनुभवात तो रममान होतो अष्टावक्र म्हणतात कि या जगात अनेक प्रकारची असंख्य आश्चर्य असूनही आत्मानंदाच्या तुलनेत ती सारी खोटी मिथ्या व रसशून्य आहेत बोधस्वरूप व आत्मज्ञानी पुरुषाची या जगाच्या असत्यतेबद्दल खात्री पटलेली असल्यामुळेच त्याला शांती लाभत जगात सुखदुःखाचा जो अनुभव येतो सत्य आनंद हर्ष विषद यांची जी अनुभूती येत तिचे मुख्य कारण माणसाची वासना व वा त्याचा अहंकार हेच आहे ज्यामुळे वासना व वा अहंकार तृप्त होतो ते सुखदायी वाटते पण त्याच्या उलट झाले तर दुःख वाटत पण ही सृष्टी तिच्या स्वतःच्या नियमांनीच संचलित होत असते तिला मनुष्याच्या सर्व सुख दुःखांची पर्वा नसते तिच्या नियमांशी मिळते घेऊन जगणारच सुखी होऊ शकत या नियमांच्या विरुद्ध वर्तन करणारा उद्ध्वस्त होतो व अनेक यातना भगतो आत्मज्ञानी पुरुषाला हे रहस्य माहीत असल्याने तो सृष्टी नियमांना पोषक व सुसंगत असा व्यवहार करतो यामुळेच त्याला शांती प्राप्त होते या उलट अज्ञानी व संसारात फसलेला मनुष्य सृष्टीच्या नियमांबद्दल अज्ञान असल्यामुळे सामाजिक व प्रापंचिक बाबतीत शेवटी अडकून अशांतीचा धनी होतो ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीत हाच फरक असतो सृष्टीचे नियम जाणून घेणे म्हणजे ज्ञान व त्या नियमांबद्दल उदासीनता म्हणजे अज्ञान आहे ज्ञानामुळेच अज्ञान नाहीसे होते भ्रम दूर होतात सत्याचा साक्षात्कार होतो व शांती अनुभवता येते अज्ञान हटवण्यासाठी दिशाहीन धडपड करणे म्हणजे दिवा न पेटवताच अंधार नाहीसा करण्याचा निष्फळ प्रयत्न करण्यासारखे आहे ज्ञानापासून दूर गेल्याने नव्हे तर जागृत होऊन त्याचा स्वीकार करण्याने त्यागाने नव्हे तर प्राप्तीनेच शांतीचा रस्ता सापडतो अष्टावक्रांप्रमाणे एवढे अर्थपूर्ण विवेचन दुसरे कोणी करू शकलेले नाही सार म्हणून सूत्र म्हणून त्यांनी ही क्रांतिकारी गोष्ट निवेदन केलेली आहे